वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग नव्याण्णव रात्र संपून सकाळ झाल्यावर महामुनिना बोलावं म्हणून निर्भीड असलेल्या कुशलवानं राम म्हणाला रा। पुत्रानं गा महर्षी बसलेले असताना त्या कुशलवाने भविष्य चरित्र सांगणारे उत्तर काव्य गायला सुरुवात केली आपल्या सत्याच्या संपदेने सीता भूतला शिरल्यानंतर आणि यज्ञाचा शेवट झाल्यानंतर राम अत्यंत खिन्न झाला वैद्यही दृष्टीला न पडल्या त्याला हे जग शून्य वाटू लागले तो शोकाने अतिशय झाला त्याच्या मनाला सर्व राजे राक्षस यांना आणि मुख्य ब्राह्मणांना संपत्ती त्या सर्वांना निरप देऊन कमलनेत्र राम अष्टप्रहर हृदयात सीतेला ठेवून अयोध्येला गेला सीतेखेरीस दुसरी भार्या रामाने वरली नाही प्रत्येक यज्ञाच्या वेळी पत्नी म्हणून सोन्याची जानकी बसवली दहा सहस्त्र वर्षे त्याने अश्वमेध केले त्याच्या दसपट आणि पुष्कळ सुवर्ण दक्षिणा देऊन वाजपेयी हे येत केले अग्निष्टम अतिरात्र पुष्कळ द्रव्य रंगणारे गोसव आणि असेच इतर यत्ने त्या श्रीरामाने दक्षिणा देऊन केले अशा प्रकारे राज्यावर बसल्यानंतर त्या महात्म्या राघवाचा काळ धर्मकाराच्या उद्योगात गेला वृक्ष बानर आणि राक्षस रामाच्या आज्ञेत राहत होते प्रतिदिनी रामाचे अनुरंजन करीत होते पाऊस वेळ पडत होता सर्वत्र सुबत्ता होती दिशा स्वच्छ होत्या नगरे आणि ग्रामीण हृष्टपृष्ट जनाने भरली होती कोणी अकाली मरत नव्हता कोणीही प्राणी व्याधीग्रस्त नव्हता रामाच्या राज्यात कसलाही अनर्थ होत नव्हता पुढे दीर्घकाळाने रामाची यशस्वीनी माता पुत्र पौत्रांच्या परिवारात कालवश झाली तिच्या मागोमाग सुमित्रा आणि यशस्वीनी काही काही गेल्या नाना प्रकारचा धर्म करून त्यांनी स्वर्ग गाठला त्या सगळ्याजणी आनंदीत होऊन स्वर्गात राजा दशरथाला जाऊन मिळाल्या त्या महाभाग्यवतींना सर्व धर्म धर्मपालनाचे सुख प्राप्त झाले राम त्यांच्या विशेषतः मातांच्या नावाने प्रत्येक वर्षी तपस्वी ब्राह्मणांना महादाणे देत असे धर्मात्मा राम पितरांना सुख व्हावे म्हणून ब्राह्मणांना उत्तम उत्तम वाटणारे वस्तू देत होता पितरांना आणि देवांना संतुष्ट करणारे अत्यंत कठीण असे यज्ञ याग करीत होता अशा रीतीने अनेक सहस्त्र वर्ष यज्ञाने नाना प्रकारचे धर्मकार्य उजवीच त्याची सुखाने गेली उत्तरकांडाचा नव्याण्णव सर्ग समाप्त